पुस्तक साने गुरुजींच्या गोड गोष्टी भाग सात बेबी सरोजा लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटील प्रकरण बारावे सत्याग्रहात एके दिवशी प्रेमा समुद्रावर फिरायला गेली होती तीची मोठ्या रस्त्यावर उभी होती एका वाकावरती बसली होती बराच वेळ झाला गर्दी कमी झाली तो प्रेमाला एकैकी कोण दिसले तिच्याकडे एक गृहस्थ टक लावून सारखे पाहत होता कोण तो गृहस्थ प्रेमा एकदम उठली तसा तो गृहस्थ जवळ आला प्रेमा जाऊ लागली त्याने अडविले प्रेमा जाऊ नकोस मला तुमच्याजवळ बोलायचे नाही तुला बोललेच पाहिजे मी तुला जाऊ देणार नाही मी पोलिसांना हाक मारीन मी तुझा पती आहे पोलीस मला काही एक करू शकणार नाहीत तुझ्या साबरूचे धिंडोडे खाली बस प्रेमा बाकावर बसली श्रीधरही बसला कोणी बोले प्रेमा माझ्या खटल्यात कोणी मदत केली मी केली कोठून आणलेत पैसे आणले कुठून तरी नवरा तुरुंगात पडल्यावर पैसे घेऊन आलीस परंतु आधी येतीस तर मी तुरुंगात आलोही नसतो तू इकडे चैन करीत आहेस आणि नवऱ्याला भीक मागायला लावते आहेस तू मोटारी उडवतेस बंगल्यात राहतेस सारे मला समजले आहे तुझा बंगल्यात मी राहायला आलेत तर मी जीव देईन दे जीव बंगला तरी मला मिळेल तो बंगला माझा नाही ती मोटार माझी नाही ही इस्टेट माझ्या आत्याची तिची माझी अकस्मात गाठ पडली मी अशीच वणवण करीत होते मुलीचाही त्याग केला एके दिवशी आत्या भेटली तिने मला नेले श्रीधर मी चैन नाही करत मी दुखी आहे मी जमिनीवर निस्ते, एकदा खाते अलंकार घालीत नाही खादी वापरते सरखा काजित बसते तू माझ्याकडे आले पाहिजे तुझी आत्या पैसे देईल माझी व्यवस्था होईल ते पैसे मडमिणीकडे जातील जाऊ देत बऱ्या बोलाने येतेच की नाही माझ्याकडे जोपर्यंत तू चांगला वागशील अशी माझी खात्री नाही तोपर्यंत मी येणार नाही मी तुझ्यावर फिर्याद करतो तुमला मुक्त केलेस परंतु मी तुला अडकवतो तुझ्यावर हुकूमनामा मिळवतो हो कायदा तुझ्या झिंज्या उडील व वा माझ्या खोलीत तुला घेऊन येईल समजलीस जातो मी श्रीधर निघून गेला प्रेमाती तिथ्या बाकावर बसली ती रडू लागली सत्याग्रहात आता उडी घ्यावीच असे तिने ठरविले ती उठली मोटारवाला वाट पाहत होता ती घरी आली ती वकिलाकडे गेली तिने तो बंगला ती इस्टेट बेवीस रोजच्या नावे केली वर्तमानपत्रात तशी नोटीस देण्याविषयी वकिलास तिने सांगितले बंगल्याची व्यवस्था माळ्यास सांगितली सर्व तयारी झाली एके दिवशी एके ठिकाणी तिने भाषण केले तिला अटक झाली सहा महिन्यांची तिला शिक्षा झाली प्रेमात तुरुंगात गेली वर्तमानपत्रात ती बातमी आली प्रेमाचा फोटो याला होता वर्तमानपत्राचा तो अंक हातात घेऊन श्रीधर प्रेमाच्या बंगल्यावर आला माळी म्हणाला येथे कोणी राहत नाही बंगला बंद आहे बाई सत्याग्रहात गेल्या आहेत खरेच गेल्या खरेच छापून सुद्धा आले श्रीधर निघून गेला तो आता समुद्रावर जाऊन बसला एकटा आज बसला कितीतरी वेळ तो विचार करीत होता काय यावेळ प्रेमाने माझ्याकडे माझ्याजवळ काय आहे पावित्र्य नाही पराक्रम नाही पैसा नाही प्रेम नाही काय आहे मला कायद्याने मला ताबा मिळाला तरी तिच्या मनावर मला ताबा मिळेल का प्रेमाचा कायदा हाच खरा बाह्य कायद्यांची बाह्य सत्ता खरी सत्ता प्रेमाची आहे मला प्रेमावर खरी मालकी मिळवायची असेल तर तिच्यावर के प्रेम केले पाहिजे करता येईल का प्रेम निदान माणूसकीने राहता येईल का माझे छंद सुटतील का का मीही तुरुंगात जावे सत्याग्रह म्हणून जाऊ का देशभक्तीच्या गंगेज जरा डुंबू का मागील पाप त्याने नाही का धुतले जाणार असे विचार तो करीत होता समोर समुद्र उचंबत होता फार गर्दी नाही आता श्रीधरला तिथून उठावसे वाटेना अशाच विचार सिंधूत डुंबत राहाव असे त्याला वाटले सत्याग्रहात जाण्याचा निश्चय करून तोही उठला मुंबईत कोणता दिन साजरा सा होता श्रीधरने त्यात भाग घेतला त्याला शिक्षा झाली विसापूरच्या तुरुंगात त्याची रवानगी झाली तुरुंगात शेकडो ठिकाण जे राजकीय कैदी होते श्रीधर त्यांच्यात रमू लागला नवीन नवीन पुस्तके वाचू लागला चर्चा प्रवचने ऐकू लागला कविता पोवाडे ऐकू लागला त्याच्या जीवनाचे नवीनच दालन जणू उघडले श्रीधरला आनंद वाटू लागला तुरुंगातून सुटल्यावर आपण प्रेमाचे पाय धरू तिची क्षमा मागू काहीतरी समाजसेवा करू असे मनात तो योजू लागला दिवसेंदिवस दि तो विचारही दिसू लागला त्याच्या चरेवर मधूनमधून मंगल आनंदही दिसे प्रेमाई त्या स्वतंत्र मंदिरात विचार करीत होती आपण आपल्या हाल अपेष्टांनी इंग्रजांचा हृदयपालट करायला निघालो मग माझ्या पतीचा हृदयपालट व्हावा म्हणून मी का पड़ू नये ना तो नाहीच का सुधारणार त्यांना घरी घेऊन यावे पुन्हा प्रयत्न करून पहावा त्या दिवशीच मी जरा नीट बोलले असते तर ज्या दिवशी श्रीधरची निर्दोष सुटका झाली त्या दिवशी त्याला मोटारीतून घालून घरी आणले असते तर तो क्षण होता तो क्रांतीचा क्षण होता मी तो क्षण घालविला राष्ट्राचा काय किंवा व्यक्तीच्या जीवनात काय क्रांतीचे क्षण जेव्हा येतात तेव्हाच त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे ती वेळ गेली तो क्षण गेला की मागून काही उपयोग होत नाही आणि असा क्षण पुन्हा यायला कितीतरी काळ लागतो प्रेमाने मनाशी काहीतरी ठरविले सुटल्यावर श्रीधरचा पत्ता काढून त्याला घरी आणण्याचे पुन्हा संसार सुरू करण्याचे ठरविले श्रीधर व प्रेमा दूरधूरच्या तुरुंगात होती परंतु मनाने एकमेकांच्या जवळ होती श्रीधर तुरुंगात होता हे प्रेमाला माहितच नव्हते प्रेमाची शिक्षा संपली ती मुंबईत आपल्या बंगल्यावर आली वकिलाने श्रीधरही तुरुंगात असल्याचे सांगितले तुरुंगात हो कशासाठी सत्याग्रहासाठी श्रीधर सत्याग्रहात गेला हो विसापूर जेलमध्ये आहे मी त्याला भेटायला जाईन आणि तो तुरुंगात असेपर्यंत मी बाहेर कशाला राहू फिरून करीन सत्याग्रह पतीसाठी काही सामान पुस्तके कपडे वगैरे घेऊन प्रेमा विसापूरला आली श्रीधरला भेटीची बातमी ऐकून आश्चर्य वाटले तेथे ऑफिसमध्ये श्रीधर आला प्रेमा बसलेली होती दोघांचे डोळे भरून आले होते प्रेमा मला क्षमा कर श्रीधर आपण सारे विसरून जाऊ हो। आपण आनंदाने राहू हो। तुरुंगाने आपला दोघं असष्टी दिली आपले घरचे स्वराज्य तरी सुखाचे होईल नृदांचा हृदयपालट होईल तेव्हा होईल तू जावं माझा झाला मी पुन्हा तुरुंगात जाईन तू तु तुरुंगात असता मी आता बाहेर आणणार नाही हे सामान हे कपडे तू सुटशील तेव्हा घालण्यासाठी हा चरखा गे माझ्यासाठी सूत काढ हा साबण ही पुस्तके प्रेमा सरोजा कुठे आहे भेटेल तीही भेटेल कुठेतरी आहे खास एकदा दृष्टीस पडली होती काळजी नको करू जुने दुःख उगाळू नको नवीन भविष्याचे चिंतन कर आशादायक आनंददायक भविष्य हो तू सुद्धा आनंदी रहा, मला क्षमा कर श्रीधर असे नको बोलू परंतु म्हण क्षमा असे क्षमा हो श्रीधरच्या तोंडावर व प्रेमाच्या तोंडावर किती प्रसन्न हास्य होते तेव्हा